वाल्मिकी रामायण सुंदरकांड स्वर्ग अठ्ठावीसावा राक्षसींद्र रावणाचं ते अप्रिय वाटणारे भाषण ऐकून दुःखाने आर्त झालेली सीता वनात सिंहाशी गाठ पडलेल्या लहान हत्तीप्रमाणे भयभीत झाली राक्षसींच्या वेढ्यात सापडलेली ती सीता त्या बोलण्याने आणि रावणाच्या फार मोठ्या दहशतीने भिवून निबीड आरण्यात निर्जन अशा ठिकाणी सोडून दिलेल्या ला, लहान मुलीप्रमाणे विलाप करू लागली वेळ आला नाही आली नाही तोवर मरण यायचे नाही असे जे लोकात शहाणी माणसे म्हणतात ते अगदी खरे कारण या ठिकाणी पुण्यहीन मिही अशी शिव्या खात असतानासुद्धा जगत आहे सुख नसलेले अतिशय दुखाने भरलेले हे माझे हृदय झाले असले तरी ते आहेत असेच आहे ते, ते वज्राचा मार बसलेल्या पर्वताच्या शिकराप्रमाणे सहस्त्रशहा फाटून कसे जात नाही माझाही यात दोष नाही ब्राह्मण जसा अब्राह्मणाला मंत्र देत तसा मी त्याच्या कामभावनेला प्रतिसाद देऊ शकत नाही त्यामुळे ज्याचे तोंड मला पाहायस वाटत नाही त्याच्याकडून मी मारली जाणार आहे तो, तो लोकनाथ जर आला नाही तर गर्भातल्या अर्भकाप्रमाणे हा माझे शस्त्रांनी तुकडे करेल हा अनार्य राक्षस राजा खरोखरच माझे अवयव तात्काळ धारदार शस्त्रांनी तोडून कि हो टाकेल दुःखी असलेल्या मला हे दोन महिने जायचे म्हणजे केवढा दीर्घकाळ हेच केवढे दुःख बांधून आणलेल्या राजाने अशी कृपा करावी हे हाय रे रामा हाय लक्ष्मणा हे सुमित्रे हे राममाते, हे माझ्या आई मी ही अभागिनी महासागरात धंदा वाटाने अगतिक झालेल्या नावेप्रमाणे फेऱ्या सापडले मृगाचे रूप धारण करणाऱ्या राक्षसाने विजेच्या तडाख्याने जसे दोन सिंह श्रेष्ठ मारले जावेत तसे करता त्या दोन बलसंपन्न राजपुत्रांना मारले असेल काय खरोखर मृगाचे रूप धारण करून तो काळ झाला असला पाहिजे मला दळभद्रीला त्याने लालचावले आणि मग मूर्खेने आर्यपुत्र रामाला आणि लक्ष्मणाला जाऊ दिले सत्याचे दीर्घबाहू रामा पूर्ण चंद्रासारखे मुखासणाऱ्या रामा जीव लोकाचे हित आणि प्रिय करणाऱ्या रामा मला राक्षस मारणार हे तुला ठाऊक नाही काय मी दुसरा देह मानला नाही अशी सहनशक्ती धरली भूमीवर झोपले धर्माचे नियमाने पालन के केले पण माझे पातिवृत्य माणसाने कृतज्ञावर केलेल्या उपकाराप्रमाणे विफल ठरले तुझ्या वियोगाने मी कृष निस्तेज झाले तुझे मला दर्शन होत नाही तुझ्या भेटीविषयी मी निराश झाले तेव्हा हा मी पाळलेला धर्म आणि माझे पातिवृत्य सारे फुकटच गेले म्हणायचे तू पित्याची आज्ञा नियमपूर्वक पाळून व्रत आचरून म वनातून परत गेला असावास आणि भय संपल्यामुळे कृतार्थ होऊन सुंदर नेत्रांच्या स्त्रियासह रमवान झाला असावास असे वाटते पण रामा मी मात्र तुझ्यावरच प्रेम करू नये तुझ्याशीच माझे हृदयबद्ध आहे त्यातून माझ्या कायमचा विनाश निष्पन्न होणार आहे मी तप आणि व्रत उगीच पाळले हे तिरस्कार पात्र जीवन मी अभागीने टाकून देते मी या जीवितचा आत्ताच विष खेळून किंवा धारधार शस्त्राने त्याग करते पण या राक्षसांच्या घरात मला विष कोन देणार किंवा शस्त्र तरी कोण देणार असे शोकाने तप्त होऊन नाना प्रकारे विचार करून सीतेने वेणी वेणीचा पेळ हाती घेतला आणि म्हणाली वेणी जर बांधून तिचा फास काढून मी आत्ताच यवसदनाला जाते सर्वांगी नाजूक असलेली सीता त्या वृक्षाच्या फांदीला धरून उभी राहिली ती शुभांगी <coughs> रामाचे लक्ष्मणाचे आणि आपल्या माहेराचे चिंतन करीत असतात तिला पूर्वी पूर्वीसुद्धा परिणामकारी म्हणून पट पटलेली आणि लोकात उत्तम म्हणून गणली गेलेली धैर्य उत्पन्न करणारी शोक नाहीसा करणारी अनेक शकुन चिन्हे दिसू लागले सुंदरकांडाचा अठ्ठावीसावा सर्ग समाप्त